श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय आठवा स्वयंवर झाले सीतेचे जनकराजाची राजधानी मिथिला येथे होती जनकाची मुलगी ती जानकी जनकराजाने जानकीचे स्वयंवर ठरवले स्वयंवराची तयारी जोरात सुरू झाली राजकन्याचे स्वयंवर ते काय थाट माठ काय विचारतात जनकराजाने देशदेशीच्या राजांना आणि राजपुत्रांना निमंत्रणे धाडली निरनिराळ्या ऋषी मुनीला स्वयंवराच्या समारंभाचे निमंत्रण धाडले, निर समार धाडले। त्यात विश्वामित्र ऋषीनाही आमंत्रण होते स्वयंवरासाठी राजे राजपुत्र ऋषी मुनी नातेवाईक नागरिक साऱ्यांची गर्दी मिथिलित होऊ लागली राजा दशरथ आलाही आमंत्रण जनकाकडून आले पण राम लक्ष्मण यज्ञरक्षणासाठी विश्वामिशाच्या आश्रमात गेले असल्याने दशरथ राजा काळजीत होता तो मिथिलेला गेला नाही विश्वामित्रांच्या आश्रमातील यज्ञ असा सांग पार पडला विश्वामित्र मिथिलेला निघाले त्यांनी राम लक्ष्मणांना आग्रह आणि आपल्या घेतले ते तिथे मिथिलेत पोचले जनक त्यांना सामोरा आला एक एक ऋषी म्हणजे जणू सूर्यच उगवावा तसे दिसत होते जनकाने त्यांना नमस्कार केला तो म्हणू लागला माझे भाग्य थो म्हणून तुमच्यासारखे साधू संत माझ्या घरी आले शाम आणि गौर अशा त्या राम लक्ष्मणाकडे पाहत जनकाने विश्वामित्रांन विचारले हे दोघे राजपुत्र कोण आहेत चंद्र आणि त्याचे किरणच भूमीवर अवतरण्यासारखे दिसतात यांच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावे असे यांचे सौंदर्य आहे विश्वामित्र म्हणाला हे जनका ही दशरथाची मुले आहेत हा श्याम वर्णाचा आहे तर कौशल्याचा राम आणि हा गौरवर्णाचा आहे तो सुमित्रेचा लक्ष्मण कैकेचे भरत व शत्रुघ्न अयोध्येला आहे राम लक्ष्मणाने माझा यज्ञ पार पाडला ताटिका वध केला सुभाहू स कोट्यानुकोटी राक्षस ठार केले याच्यात चरणरजाने अहल्ल्याचा उद्धार झाला याचे वर्णन करायला माझे शब्द कमी पडतात तुझे भाग्य खरोखर थोर आहे तुझ्या बोलण्याशिवाय साक्षात शेष नारायण तुझ्या घरी आले आहेत राजा त्यांना हे शिवधनुष्य दाखवण्यासाठी येथे आणले आहेत जनकाने आदरपूर्वक दोघांना सभेत आणून बसवले देशोदेशीचे नृपती रामाला पाहून आश्चर्य करू लागले त्या सर्वांना वाटू लागले जानकी आणि राम यांचा जोडा किती छान शोभेल कुणी म्हणू लागले हा एवढा अवघड पण लावलाही त्या धनुष्याला प्रत्यंचा लावणे नाजूक अशा रामाला कसे जमे तिकडे जनताच्या मनात पण येत होते राम माझा जावई झाला तर मी खरा भाग्यवान ठरेल जानकी हत्येवरील अंबारीत असलेल्या सिंहासनावर येऊन बसली हातात दिव्य माळ होती तिने ऋषी राजांच्या मेळाव्याकडे पाहिले जवळपास तिच्या सख्या होत्या या सख्या जानकीचा शृंगार क्षणाक्षणाला सावर होत्या तिच्या ठिकाणी अनेक शक्ती साठवल्या होत्या जिने आदिपुरुष जागा करून सगुण रूप देऊन त्याला या भूलोकावर आणला अशी जानकी ही मायाशक्ती होती तिच्या रूपाला कुणाचीच रुपमा येत नव्हती ती साक्षात शेषाई भगवानांची लक्ष्मीच होती तिने ऋषीमध्ये नीळ वर्णाचा पाहिला ती तिच्या विजया नावाच्या सखीला म्हणू लागली सखे हे घनश्यामाचे सुंदर रूप पाहून माझे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले आहे सखे असा पती मला मिळाला तरच मी संसारात खरी सुखी होईल मी आतापर्यंत जेवढे तप केले त्याचे फळ मिळण्याची हीच खरी कसोटी आहे मी कुणाला नवस करू आता मला कोणती शक्ती मदत करेल लवकर सांग माझ्या हाताने मी याला माळ घाली तो सोहळा केवळा अवर्णनीय होईल विश्वामित्र जनका मिला जनका आता सर्व थोर राजे आता धनुष्य शिवधनुष्य आठ चाक प्रचंड ते प्रचंड धनुष्य सहस्त्रवीर ओडू लगे ते थोड़े सुधा हल्ले नहीं हत्तीकड़ प्रचंड धनुष्य राज्यसभा राजे घाबरले दृश्य पाकिनुष्याला प्रत्यंता लाला बेत रद्द किया ते काही काही कारणे सांगू लागले आम्ही आपले सहज गमत पाहायला आलो तर कुणी सांगू लागले जनकाच्या प्रेमाखातर आम्ही येथे आलो आहोत इतकेच जनकाने पण जाहीर केला हे राजानो हे धनुष्य इतके जड आहे की इंद्राला पण हे धनुष्य उचलत नाही या धनुष्याला उचलून जो राजा प्रत्यक्ष लावी त्यालाच माझी जानकी माळ झाली सगळी समाज तटस्थ झाली कुणी कुणी धीर धरून उठले रावणाला स्वयंवरावचे बोलावणे नसताना रावण प्रधानासह तिथे आला होता सर्व सभा तटस्थ झाली हे नसतेच विघ्न आले असे सर्वांना वाटू लागले आज रावण तर ज्यांकेला पडवून नये तर कोणी म्हणू लागले हा इतका दांडगा आहे की एका क्षणात शिवधनुष्याला दोरी लावेल रावण गर्वाने फुगून गेला होता तो उभा राहिला आणि म्हणाला जनका तू पण लावलास त्या धनुष्याचे मी चूर्ण करून टाकेन पृथ्वीसुद्धा समुद्रात बुडवून टाकेल कैलास पर्वत मी उचलला मी देव बंटीत टकले, आता एका क्षणात हे धनुष्य मोडून टाकतो आणि जनका तुझा जावही होतो सगळ्या राज्यांच्या देखत रावण वस्त्रे भूषणे सावरत धनुष्याकडे निघाला इकडे जानकी मात्र खूप घाबरली तिने शंकराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली हे भगवान शंकरा तुझे धनुष्य रावणाला उचलणार नाही अशी बलवान दैवते या धनुष्यावर बसवत हे पार्वती रावणाच्या सर्व शक्ती तो हरण कर सीतेची ही करुणा सर्व देवानी ऐकली सर्व शक्ती धनुष्यावर आरूढ झाल्या कालिका माता प्रसन्न झाली तिने गुप्त रूपाने धनुष्यात प्रवेश केला रावण मोठ्या आड्तेने धनुष्य उचलून उभे करू लागला पण ते धनुष्य त्याला तिळभरही हाले ना वीस हातांनी त्याने ते बळेत उभे केले उभे करता करता त्याची शक्ती संपून गेले ते धनुष्य उभे केले मात्र इतक्यात रावणाचा तोल गेला रावणा अंगा पड़े रावण धनुष्यापला वृक्ष कोसलावा तसे धनुष्य को रावण जमीनी पड़ला होता सगी धूल उड़ा ली रावणा दहा ही तो धूल देनी दहा ही तो रक्त वहू लगे रावण जनका लगू मी मेलो माधे इंद्रजीत कुंभकर्ण तुझा कुश करते माला सोलव सर्व सभा तटस्थ जा हे धनुष्य कोण उचली जनकराजा म्हणू लागला पृथ्वी वीर विहीन झाली का या धनुष्याला हलवणारा एक सुद्धा वीर या सभेत कोणी नाही का जनकाचे बोलणे ऐकून विश्वामित्रांनी रामाला फोन केली रामाने उठून सर्व ऋषीमुनीला नमस्कार केला रात्र संपूर्ण आकाशात सुरू व्हावा तसा राम सभेत प्रकट झाला सर्वांच्या मनातील अंधकार नष्ट झाला श्री रामचंद्र उठलेले पाहून सीता मनातून आनंदीत झाली मनातून तिलाही भेटू लागू भीतीही वाटू लागली हे धनुष्य किती जड आहे हा दशरथ कुमार त्याच्यापुढे किती कोवळा आहे त्याला हे धनुष्य उचलेल का पिताजीनी हा पण फारच कठीण लावला आहे दुसरा कोणी हा पण जिंकला तर मी देहत्याग करेन बाबा तुमचा हा पण फार कठीण आहे अशा प्रकारे सीता क्षणाक्षणाला व्यापुळ होत होती सगळे ऋषी रामाला आशीर्वाद देत होते रामाने एका क्षणात ते धनुष्य उचलले आणि धनुष्याला त्याने प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करतात ते शिवधनुष्य मध्यभागी मोडले त्याच्या प्रचंड आवाजाने सर्वांच्या कांठळे वाटल्या पण हे कौतुक विश्वामित्र लक्ष्मण सीता आणि राजा जनक डोळे भरून पाहत होते सिंहाने कोल्याची सुटका करावी तशी रामाने रावणाची सुटका केली तो गुप्चुप्त येथून निघून गेला सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सगळे कौतुक लागले हा राम एवढा कोमल असून त्याने शिवधनुषी कसे मोडले विश्वामित्राने धावत जाऊन रामाला हृदयशी धरले ते म्हणाले फक्त काम कल्पद्रुमा तू लीला दाखवलीस मला परम आनंद झाला सीता हत्तीवरून खाली उतरली भूमी आनंदित झाली ती स्वतःला धन्य म्हणू लागली माझी मुलगी रघुनंदनाला पती म्हणून मरणार आहे आधी मध्य अंती असा जो असतो तोच आज सीतेचा पती झाला होता अशा प्रकारे जनकराजाला आनंद झाला नुपूरांचा आवाज करत मंद मंद चालत येऊन जानकीने रामाला माळ घातली आणि त्याच्या चरणी मस्त ठेवले सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद देवानी आणि यक्ष किन्नरांनी श्रीरामावर पुष्पवृष्टी केली सर्वांनी श्रीरामाचा श्रीरामचंद्रांचा जयजयकार केला जनक आणि विश्वामित्र यांनी अयोध्येला दशरथास दूतांकडून पत्र पाठवले दोन्ही पत्रातील मजकूर एकच होता वशिष्ठांनी मजकूर वाचला रामाने शिव धनुष्य शिवधनुष्यभंग केला आहे सीतेने रामाला वरिले आहे आपण राम सीता विवाहासाठी मिथिला नगरीत लवकरात लवकर यावे सर्व वराडीसह सर दशरथ मिथिलेत आले राम लक्ष्मणासारखे दिसणारे भरत शत्रुघ्न व अयोध्येतील हजारो नागरिकही बरोबर आले होते धनुष्य खंडित झालेल पाहून कौशल्य आनंदित झाली होती राम समोर दिसतात मात्र कौशल्यने त्याला पोठायचे धरले तिथे प्रेम हृदयात मावेना ते तिच्या डोळ्यातून पाजरू लागले कौसल्या रामाला म्हणाली रामा, रामा तू इतका सुकुमार बालक त्या प्रचंड शिवधनुष्यावर प्रत्यक्ष चढवून ते कसेरे मोडलेस माझा पराक्रमी बाळतो वाद्यांचा नजर होत होता जनकाने दशरथाला विनंती केली मी रामरायाला जांकी अर्पण करतो उर्मीला लक्ष्मणाला देईन मांडवी आणि श्रुतकीर्ती या माझ्या भावाची मुली भरत आणि शत्रुघ्नाला वरमाल खालते जनकाने चारी नवरदेव मिरवित मंडपात आणली जनक स्वतः वरांचे पाय धूत होता आणि राणी सुमेधा सोन्याच्या झाडीने पायावर पाणी घालित होती चारही मुली शृंगारून भोगोल्यावर आणल्या शतानंदांनी विधीपूर्वक लग्नविधी पार पाडले आपल्या सुना पाहून दशरथाच्या राण्यांना आनंद झाला जनकाने सर्वांना आनंद म्हणून वस्त्रालंकार केले तर अश्व गज दासी तन मन व धन श्रीरामाला गेले वशिष्ठांनी जनकांकडून वराडी मंडळींना निघण्याची परवानगी घेतली वरात अयोध्येच्या मार्गाने निघाली होती वरात अयोध्येच्या मार्गाला लागलेले पाहून नारद बद्रिक, बद्रिकाश्रमात परशुरामाकडे गेले आणि त्यांनी परशुरामाला धनुर्भंगाचा वृत्तान सांगितलं नारद म्हटले तू ब्राह्मण कुळातला वीक आता तुझा पराक्रम दाखव तुझे शिवधनुष्य मोडले हे ऐकून तुला राग येत नाही का आता तुझ्या नाशाचीच वेळ आलेली दिसते एवढे सांगून नारद परशुरामासह वरात्यामध्ये आले परशुरामाने खांद्यावर विष्णूचे धनुष्य घेतले होते तेजपुंज दैदिप्यमान मोठे डोळे असलेला केसांच्या जटा वळलेला यज्ञोपवीत घातलेले कपाळावर त्रिपुंडू पितांबर नेसलेले आणि विजयसारखे लखलकणारे उत्तरीय वस्त्र लाल गुंद डोळे झालेले असा परशुराम धनुष्यावर बाण चढवून रामापुढे उभा त्या चर्ची सगळी वराणी मंडळी थांबली परशुरामाच्या हातातील चमकणारा परशू पाहून सगळ्यांची शत्रे हातातून गळून पडली राम हत्तीवर आरोप झालेला होता त्याने परशुरामाला पाहून हत्तीवरूनच नमस्कार केला तेव्हा नारद परशुरामाला म्हणाले तू एक तर ब्राह्मण आणि त्यातून पराक्रमी शूर होईल तरी राम तुला हत्तीवरून नमस्कार करतो परशुरामाला नारदाचे बोलणे पटले म्हणून त्याने रामाला मांडण्यासाठी बाण धनुष्यला लावला ते रामाला म्हणू लागले तू ताटका, ताटका ही स्त्री मानून अधर्मच केला आहे राम परशुरामाला म्हणाले ताटका ही काही माझी माता नवे। तू तर जाणून बुलून मात्रून वध केला एक कृत्य करणाऱ्या तू कोणता धर्म पाळा तू ब्राह्मण कुळातला अनुष्ठान तप हे सगळे सोडून तू शस्त्र का धरण केले तू परमपवित्र ब्राह्मण आहे तुझ्यावर आम्हाला शस्त्र धरायची वेळ येते हे आमचे दुर्दैव आहे रामाच्या या बोलण्याने परशुरामाच्या क्रोगाग्निक आणखीनच आहुती पडली त्याने धनुष्य सज्ज करून रामावर बाणांचा वर्षाव सुरु केला रामाने बाण धनुष्यावर लावला पण परशुरामावर सोडला नाही भागवानचे तीक्ष्णवार रामावर येत होते पण रामाची दृष्टी त्या बाणावर पडतात ते निश्चयजून रामावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता त्यावरून परशुरामाला कळले की आपले अवतार कार्य पूर्ण झाले आहे साक्षात विष्णूच पृथ्वीवर अवतरला आहे परशुरामाने धनुष्य खाली ठेवले राम हत्तेवरुन खाली उतरला सागराच्या लाटा जशा उसळतात तसे ते दोघे एकमेकांना प्रेमाने भेटले परशुरामांनी रामाला सांगितले आपण बाण धनुष्याला सज्ज केला आहे तो स्वर्गाच्या मार्गाने पाठवा माझा स्वर्गाचा मार्ग बंद करा मी चिरंजीव होऊन तपाचरण करीत अशा रीतीने रामाने परशुरामाला चिरंजीव केले काही काळाने रामरायाने अयोध्येत प्रवेश केला अवघी अयोध्यानगरी स्वागत करण्यास सज्ज झाली होती अयोध्यवाशांनी डोळे भरून रामानायाचे दर्शन घेतले देव आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते लोक रामाला आहेर देत होते दशरथ याचकांना इतकी दाणे देत होता ते पाहून कुबेरसुद्धा थक्क झाला इथे रामायणातील बालकांड संपूर्ण झाले